वाल्मिकी रामाय, अयोध्याकांड सर्ग चौऱ्याण्णव त्या श्रेष्ठ गिरीविषयी प्रेम वाटून वैद्यचे प्रिय इच्छिणारा आणि आपलेही मन रमवणार दाशरथीराम तेथे बराच काळापर्यंत राहिला होता इंद्राने शचिला दाखवावे तसा देवतुल्य रामाने आपल्या पत्नीला त्या रमणीय चित्रकूटाकडे बोर दाखवून म्हटले कल्याणी राज्यापासून मी भ्रष्ट झालो आपनांचा वियोग झाला याचा माझ्या मनावर हा रमणीय गिरी पाहून मुळीच परिणाम होत नाही कल्याण हा पर्वत अनेक प्रकार पक्षाने कसा भर ले आकाशाला धातु यक्त शिखरा सारे पिवे मंजिष्ठ हिंसा चमकने का पुष्परागना स्फिकवत कातकी रंगा ज्योतिरस रत्ना वर्णा पर्वता के धातु मृत्युका शोभारे प्रदेश मनोहर दिता येथे अनेक प्रकारच्या हरणांचे कळप चित्ते बिबळे वाघ मोठ्या संख्येने ते हिंसक नाहीत त्या सर्वांमुळे हा अनेक पक्षांनी गजबजलेला पर्वत शोधत आहे आंबा जांभूळ आशना लोध्र प्रिया फणस धावडा अंकोळ भव्य दिवस बेल टेंभुर्णी वेळू शिवणी निंद निंब वायवर्णा ज्येष्ठमस तिळवा बोरी आवळा कदंब वेत धमासा डाळींब अशा झाडांना फुले आणि फळे भरपूर आलेली आहेत त्यांच्या रम्य छाया पडले। अशा अनेक वृक्षांनी भरलेला हा पर्वत सृष्टीच्या शोभेत भर टाकितलाय पर्वताच्या रम्य पठारावर हे कल्याणे ही कामाने हर्ष पावलेली किन्नरांची जोडपी कशी उत्कटतेने रमवान झालेत पहा विद्याधर स्त्रियांचीही मनोरम क्रीडांगणे आणि त्याने येथे वृक्षांच्या शाखावर आपले खटग उत्कृष्ट वस्त्रे टांगून ठेवले वरून खाली पडून जमिनीला दुभगणारे धबधबे आणि कुठे कुठे लहान लहान वाहणारे झरे हा पर्वत मध गळात असणारे हत्तीसारखा शोधतो जवळून वा, वाहणारा वारा नाना प्रकारच्या फुलांचे अनेक सुगंध आणून आमच्या नाकाना तुट्टी देत दे। आहे कोणाचे मन आनंद नाही या ठिकाणी तुझ्या आणि लक्ष्मणाच्या सानिध्यात अनेक जरी काढवी शिखरे असलेल्या या पर्वतावर मी रमून राहीन या वनवासातून दोन फळे मला लाभणारे आहेत एक पितृधर्माच्या ऋणातून मुक्ती आणि दुसरे भरताचे प्रिय वैदेही या चित्रकुटार माश्या संगतीत मन वाचा आणि शरीर याना प्रिय होणारे विविध भाव पाहताना तुला आनंद होतो ना माझ्या वाढवडला आणि इतर राजश्री राजाच्या बाबतीत मृत्यून वनवास हे अमृतच आहे असे म्हटले सभोवार शेकडोनी या पर्वताच्या असलेल्या भव्य शिला ज्या काळ्या पिवळ्या पांढऱ्या लाल अशा अनेक रंगाच्या विपुल आहेत त्या कशा शोभा देत या पर्वतश्रेष्ठावर असलेल्या वनस्पती आपल्या तेजस्वी कांतीने चमकणाऱ्या रात्रीच्या वेळी हजारो अग्निच्या ज्वाळ्यांसारख्या दिसतात दिश्टा, सुंदरी या पर्वतातील काही प्रदेश घरासारखे वाटतात काही एकाच शिलेचे असल्यासारखे वाटतात हा चित्रकूट भूमी फोडून वर आल्यासारखा वाटतो याचा हा डोंगर सगळीकडे शोभायमान दिसतो कुष्ठ स्थ, स्थगर पुन्हा भुर्ज या वृक्षांच्या पानाने वर झाकून कुशेशय भरून केलेल्या या कमळांच्या माळा आणि नाना प्रकारची फळे पहा खुऱ्याच्या आणि इंद्राच्या नगरीला तसेच उत्तर कुरूलाही मागे सरणारा हा विपुल मुळे फळे आणि पाणी असणारा चित्रकूट पर्वत आहे प्रिय सीते तुझ्यासह आणि लक्ष्मणासह हा कार मी काढित असताना स्वतः घालून घेतलेल्या आणि इतरांनी घालून दिलेल्या नियमाने सतपथावर राहून कुलधर्म वाढवण्याविषयीची आवड मी प्राप्त करून घेईन अयोध्याकांडाचा चौऱ्याण्णव सर्ग समाप्त